आणि न घुवरी नंदन वन रे घुशील तू जरी मगा घुशील तू जरी नागा आणि नक्षी भूत नमाला नक्षत्रांची खुशला तू जरी माझा गुली माझ्या प्रेम गीतानी जग दिूनत मानू नक मृत जगताला मृत जगता जीवन I'll find it, yeah